जलतरंग लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे अगदी परवा परवाची वाटावी अशी एक गोष्ट मी एका वृद्धाश्रमात काही माहिती मिळवायला गेले होते तिथल्या माहिती विभागाच्या कोणाबरोबर तरी माझी गाठबेट ठरली होती म्हणून मी वाट पाहत बसले होते ठरल्यावेळी बाहेर आली एक शेलाटी हसऱ्या डोळ्यांची हाय माझं नाव पॅट तिनं शेकहँडसाठी हात पुढे केला आणि एकदमच आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत म्हणालो ओ oh, हाय व्हॉट आर यू डूईंग हिअर आणि मग आम्ही एकमेकीनं आनंदानं मिठीच मारली ही होती पॅट मला दहा तब्बल दहा वर्षांनी भेटली होती आणि अशी अनपेक्षितपणे भेटली होती तिला पाहून माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या आता खरं अलंकारिक भाषेत सांगायचं तर आठवण इंचे जलतरंग मनात उमटले मी पाहिल्या क्षणी तिला ओळखलं नाही याचं कारण मी पूर्वी तिला फक्त पोहण्याच्या कपड्यातच पाहिलं होतं शर्ट पॅन्टमध्ये पाहिलंच नव्हतं आणि गेल्या दहा काय खरं तर पंधरा वर्षात पॅट फारशी बदललेली सुद्धा नव्हती हो पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट घाईघाईत काहीतरी करताना मी धडपडले आणि माझा गुडघा दुखावला डॉक्टरांकडे गेले त्यांचं निदान मिनिस्कस फाटले. आता मिनिस्कस नावाचा हा अवयव मी कधी ऐकलाच नव्हता पण गुडघ्यांच्या सांध्यात डोनटच्या आकाराचा हा स्नायू असतो खरा मग व्हायचे ते सगळे सौर्जनी सोपस्कार झाल्यावर कुणीतरी मला सुचवलं अगं वॉटर थेरपी घे चांगली आहे तुझ्या गुडघ्याला आणि त्या वाय नावाच्या संस्थेत पोहण्याचा तलाव आणि तिथं वॉटर अॅरोबिक्सचे क्लासेस असतात हे सगळं समजल्यावर मी घराच जवळच्या YMCA एम सी एमध्ये नाव नोंदवलं सकाळी सात पासून हे जलद व्यायामाचे वर्ग होते मला सोयीची वेळ तास झाल्यावर परस्पर कामाला जाणं अगदी वेळेत बसलं आणि त्यानंतर तब्बल पाच वर्ष मी पॅटच्या तासाला जात राहिले माझा पायच नाही तर फार वेळ बसून कुरकुरणारी माझी पाठसुद्धा सरळ झाली शास्त्रीय परिभाषेत नाही पण साध्या शब्दात सांगायचं तर घामाघूम होण्यापर्यंत दमवणारा व्यायाम म्हणजे ॲरोबिक उड्या मारणं पळणं असं जे जे काय काय असतं ते त्याच्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडतात वगैरे वगैरे वगैरे आता जे स्थळी ते जळी म्हणजे पाण्यात केलं तर त्याला वॉटर ॲरोबिक्स म्हणजे जलद व्यायाम म्हणायचं जलोपचारातला हा जलद उपचार पाणी म्हणजे जादूगार किमयागारच म्हणा हृदयाचे ठोके न वाढता फारसं घामाघूम न करता हृदयाचा रक्त पुरवठा वाढवणारा कॅलरीचा साठा जाळणारा व्यायाम केवळ या पाण्याच्या अनोख्या जादूमुळे करता येतो हा व्यायाम कमरे इतक्या पाण्यात उभं राहून करता येतो त्यामुळे पोहणं वगैरे यायची आवश्यकताच नसते पाण्यात वस्तूला उचलून धरण्याची किमया म्हणजे बॉयन्सी आणि तरीही हालचालीला विरोध करण्याची जोरकसता एकाच वेळी असते त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते शरीराचा तोल सांभाळण्याचं कौशल्य वाढतं हात पाय मेंदूचं सांगिक काम सुधारतं स्नायूंची लवचिकता वाढते आणि आरामही मिळतो शिवाय हाडं बळकट होण्याला मदत होते स्नायूंच्या वेदना संपतात पाण्यातून बाहेर पडल्यावर शरीर आणि मन हलकं ताजं आणि टवटवीत होतं पाण्यात पडण्याची भीती नसते आणि वायांसीमुळे लठ्ठ सुद्धा हालचाल सोपी वाटते थोडक्यात एका दगडात थवा किंवा एका खड्यात अनेक जलतरंग असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच की काय जलोपचार जलदोपचार योगा आणि ताईची हा व्यायाम प्रकार या सर्वांवर अमेरिकन आर्थरायटीस फाउंडेशन या संस्थेनं अस्थिरोग तज्ज्ञांनी आणि मज्जार संस्था म्हणजे न्युरोसर्जन्स यांनी आशीर्वादाचं शिक्कामोर्तब केलेलं आहे पाण्यातल्या योगासनाला जलयोग किंवा वॉटर योगा, वा योगा म्हणतात आणि पाण्यातल्या तायचीला वॉटर तायची पार्किन्सन्स म्हणजे कमपवात मल्टिपल स्केरॉसिस हा मज्जासंस्था किंवा स्नायूंचा आजार स्ट्रोक म्हणजे अर्धांगासारखे प्रकार हाडेमोडी आणि अनेक प्रकारच्या अपघाती दुखापती या सर्वांसाठी हे जलोपचार आणि व्यायाम असतात अमेरिकन आरोग्य खात्यानं ह्या सगळ्या फायद्यात आणखी काही नोंदींची भर घातली ती म्हणजे जलदोपचारानं रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं शिवाय शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढणारं लॅक्टिक ॲसिड कमी सुद्धा याची मदत होते तर एकंदरीत ह्या आखूड शिंगी बहुगुणी बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज इत्यादी उपचारांबद्दल मला काहीही माहिती नव्हतं पण मी पाच वर्ष पाण्यात डुंबून जी मजा केली ना ती पॅटमुळे आणि ही माहिती मला समजली तीसुद्धा पॅटमुळे शिवाय मला चाळीस पन्नास नवीन मैत्रिणी मिळाल्या ही पॅटचीच देणगी सकाळी सात ते आठचा तास असायचा पॅट तीच तीचमुळे किलबिलत विशीतल्या पोरीसारखी हातात बुम म्हणजे गाणं वाजवणारी कोणती पेटी म्हणजे सी प्लेयर कॅसेट प्लेअर असलं काहीतरी पाण्यात चाळीस एक विविध वयाचे आकाराचे विद्यार्थी असायचे पॅट पाण्यात उतरायची आणि आधी हातांचे पायांचे व्यायाम करायला शिकवायची मग सगळे सांघिक कवायतींचे प्रकार हास्य विनोद गप्पा आणि एक सात वन अँड टू अँड थ्री अँड फोर अशा सूचना तास कसा संपायचा ते समजत सुद्धा नसे प्रत्येकीला पॅट नावानी ओळखायची कुणी आलं नाही की बरी ना म्हणून फोन करून चौकशीसुद्धा करायची महिन्यातून एकदा वाढदिवसांचा कार्यक्रम असायचा म्हणजे काय की तास संपल्यावर सगळ्यांनी कुडकुडत एका खोलीत जमून केक कापायचा कोणी कोणी खाऊ आण तोसुद्धा वाटायचा अगदी मजा असायची आमच्या वर्गातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे नव्वद वर्षाच्या बाईचा वाढदिवस साजरा करताना तर विशेष मजा केली आम्ही आणि त्याच वेळेला मला पॅटचसुद्धा वय समजलं ती म्हणाली मी अडुसष्ट वर्षाची आहे खरं की खाय विश्वासच बसे ना माझा पॅटवर तर अशी ही पॅट आणि त्यावेळच्या काही गमती जमती तलावातलं पाणी कोमट असतं त्यामुळे पाण्यात शिरताना फार बिचकावा लागत नाही पण क्लोरीनमुळे आमचे स्विम सूट्स म्हणजे जल कपडे फार जलद फाटून नवीन घ्यायची वेळ येत त्यामुळे बाजारात स्वस्त सूट आले की सगळ्या एकमेकींना वार्ता द्यायच्या भरं का व्हॉलमार्टमध्ये पंधरा डॉलरला सूट आला असं तास संपला की सार्वजनिक हमामखाण्यात अंघोळ म्हणजे एका खोलीत 25 शॉवर टांगलेले अपंग सुरकुत्यांचं जाळं असलेल्या काही थुलथुलीत काही शस्त्रक्रियांचे ओरखाडे अंगावर असलेल्या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया माणसांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला आपल्याला धडधाकट शरीराचं वरदान मिळालंय याचं भाग्यवान वाटू लागलं अनुकंपा कृतज्ञता या शब्दांचे अर्थ निदान थोडे तरी समजायला लागले अपंग लोकांना तलावात उतरवण्यासाठी यांत्रिक खुर्चीची सोय असते एकदा त्यावरून एक त्या 25 वर्षाची मुलगी खाली उतरवली गेली त्याच्याबरोबर तिची आई होती त्या मुलीला धड बोलता सुद्धा येत नव्हतं पाण्यात काहीही करणं तिला कठीण होतं त्यामुळे विषण्ण होऊन अगतिकपणे ती चिडचिड करत तब्बल दोन महिन्यांनी तिला एक बारीकशी गोष्ट जमायला लागली तेव्हा तिने तिच्या परीनी हसून तो आनंद साजरा केला आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी उत्साहानं टाळ्या वाजवल्या झालं होतं असं की घरात एकटी असताना ही हस्ती खेळती तरुण मुलगी धडपडली आणि डोक्यावर आपटली नाईन या फोन सेवेला फोन करण्यासाठी ती उठू सुद्धा शकली नाही आणि वेळीच मदत मिळाली नाही म्हणून मेंदूला रक्त झाला नाही किवा असंच काहीतरी होऊन मुलगी लोळी पांगळी झाली तिची कथा ऐकताना फार हळहळ वाटली अशा अनेक गोष्टी प्रत्येकाचीच एक गोष्ट होती आणि आमचं सगळ्यांचं मिळून एक कुटुंबच झालं होतं या पाण्यानं पाच वर्षात मला नुसतं बरंच नाही केलं तर जीवन शिकवलं नंतर आम्ही घर बदललं आणि माझा तो जीवन सुटला पण परवा पॅट भेटली आणि ते सगळे जलतरंग मनात उमटले